औषधांच्या दुनियेतले स्वयंसेवक लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे जिमओ कॉर्नर या शिक्षकाला स्वयंसेवेच्या गणितातला फॉर्म्युला सापडला तसाच डॉक्टर जॅक मॅकोनेव याला औषधांमागच्या स्वयंसेवेचा एक फॉर्म्युला सापडला औषधांच्या कंपनीत काम करताना आणि निवृत्त झाल्यावरही डॉक्टर जॅक मॅकोनेल यांचा क्षय प्रतिबंधक आणि पोलिओ प्रतिबंधक लशींच्या संशोधनात महत्त्वाचा वाटा होताच पण जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या टॅलेनॉल बनवण्याच्या विभागाचे सुद्धा ते प्रमुख होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते निवृत्त झाले तेव्हा त्यांचं स्वप्न होतं गॉल्फ खेळत निवांत निवृत्ती जगण्याचं आयुष्यभर भरपूर काम करून यशस्वी झालेल्या मोठ्या पदावरच्या कुठल्याही अमेरिकन माणसाची निवृत्तीची कल्पना असते त्या कल्पना कल्पनाचित्रात हे स्वप्न चपखल बसणारं निवांतपणे गॉल्फ खेळत बागडण्यासाठी अमेरिकाभर सुंदर निसर्गरम्य गॉल्फ मैदाने आहेत आणि अशी मैदाने असलेली गावे आणि परिसर म्हणजे या लोकांसाठी स्वर्गच साऊथ कॅरोलेनातील हिल्टन हेड परिसरात आपलं गॉल्फचं रमणीय स्वप्न साकार करायचं असं डॉक्टर जॅक मॅकोन यांनी ठरवलं आणि ते तिथं राहायला गेले हळूहळू नवीन गावात बस्तान बसू लागलं गॉल्फच्या मैदानावर खेळणाऱ्या लोकांची गप्पा सुरू झाल्या आणि तशा तिथल्या खानपान गृहात काम करणाऱ्या लोकांशीसुद्धा गप्पा होत असत त्यातून जे कानावर येत होतं ते आपण ह्या गावचेच नाही आशा अशा वृत्तीनं कानावेगळं आणि मनावेगळं करणं जॅगच्या संवेदनाशील वृत्तीला पटलं नाही त्या कामगारांपैकी फारच थोड्या लोकांना सेवा परवडत होती ते ऐकून जॅगच्या मनात प्रश्न उभे राहिले या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही संवेदना त्या प्रश्नांमुळे जॅकच्या मनात निर्माण झाली आणि त्या सगळ्या विचारातून त्यांना कल्पना सुचली की जर निवृत्त डॉक्टर्स वगैरे एकत्र आले तर गरिबांसाठी मोफत आरोग्य सेवेची सोय करता येईल अर्थातच ही कल्पना प्रत्यक्षात आणताना काही अडथळे काही समस्या येणार होत्या पण डॉक्टर जॅक यांचा कंपनीतल्या कामाचा अनुभव जबरदस्त होता आणि प्रश्न सोडवण्याचा उत्साहसुद्धा दांडगा निवृत्तांची परवानापत्रं डॉक्टरांसाठी विमा संरक्षण असे काही प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर जॅक यांनी विमा कंपन्या आणि इतर संस्थांनाही आपल्या कल्पनेत सामील करून घेतलं आणि त्यांनी एक सेवा संस्था सुरू केली त्याचं नाव होतं व्हॉलंटियर्स इन मेडिसिन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांच्या व्हॉलंटियर्स इन मेडिसिन ह्या सेवा संस्थेतर्फे गरिबांना प्रतिबंधक लशी देण्याचा प्रकल्प सुरू झाला मिळू लागल्या आणि त्याच्यातून वर्षभरात एक आरोग्य उपचार केंद्र जॅक यांनी सुरू केलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि दंतोपचार हे या केंद्राचे तीन भाग जॅक मॅकनेल यांनी आपलं व्यावसायिक ज्ञान उपयोगात आणून या संस्थेचा पद्धतशीर प्रचार सुरू केला व्याख्यान आणि दूरदर्शन यांच्या माध्यमातून या संकल्पनेचा देशभर बोलबाला झाला आणि त्यातून ही रास्था राष्ट्रीय पातळीवर काम करू लागली अन्य गावात अशी आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठीही विविध प्रकल्प सुरू झाले काही वर्षानंतर या संस्थेतर्फे देशातल्या अठ्ठावीस राज्यात सुमारे एकूण आरोग्य केंद्र उभी राहिली एकेकाळी कुतुहलापोटी मारलेल्या गप्पात मिळालेली माहिती संवेदनाशील मत आणि अनेक क्षेत्रातील तज्ज्ञता यातून एक मोठं काम उभं राहिलं गरिबांसाठी मोफत आरोग्य केंद्र ही संकल्पना डॉक्टर मॅकॉनेल यांनी प्रथम हिल्टन हेड गावातल्या एका डॉक्टरांच्या गटाला समजावून सांगितली तेव्हा एका डॉक्टरानं अशी शंका व्यक्त केली की त्यामुळे मग आमच्या व्यवसायाला स्पर्धा नाही का निर्माण होणार डॉक्टर मॅकॉनेल यांनी त्याला एक प्रश्न विचारला तो असा की बाबा रे तू किती गरीबांना फुकट तपासतोस नाही ना म्हणजे तू फी घेतोस ते पेशंट्स तुझेच आहेत ते तर काही गरीब नाहीत म्हणजे गरीब पेशंट तुझ्या दवाखान्यात येतच नाहीत मग तुला कुणाची स्पर्धा या बिंतोड मुद्द्यामुळे त्या डॉक्टरची कुरकुरता बंद झालीच पण तो त्यांना उपचार केंद्रातही मदत करायला लागला पहिल्या उपचार केंद्रातील स्वयंसेवकांच्या ताफ्यानं आज त्या केंद्रात शंभर नवे सेवक सामावून घेतले आहेत हा ताफा वर्षाला जवळ जवळ तीस हजार रुग्णांना उपचार देतो आणि हे सगळे रुग्ण दारिद्र्य रेषेखालील आहेत डॉक्टर जॅक मेकॉनल् यांची ही सेवाभावी घडण कशी घडली याचं मूळ कदाचित त्यांच्या बालपणात असेल त्यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसचा आठ भावंडातले ते सगळ्यात धाकते वडील एका चर्च प्रमुख होते त्यांच्याकडे सुद्धा नव्हती परिस्थिती बेताचीच पण वडील रोज जेवणाच्या वेळेला मुलांना प्रश्न विचारत की आज तुम्ही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी काय केलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षण परवडण्याची परिस्थिती नव्हती म्हणून जॅक नेव्हीत दाखल झाला तिथं त्यांची शिक्षणाची सोय झाली आणि त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण तिथं पूर्ण केलं आता पदवीनंतर अनुभव शिक्षणाचं एक वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना स्वतःलाच क्षयाची बाधा झाली अर्थात त्यामुळं एक वर्ष उपचारात गेलं आणि ते चालू असताना त्यांनी ठरवलं की यापुढे स्वतःचा वैद्यकीय दवाखाना काढण्याऐवजी वैद्यकीय संशोधनावर आपलं लक्ष केंद्रित करावं अमेरिकन सायनामाइड कंपनीत क्षयरोग प्रतिबंधक लस निर्माण करण्याच्या कामात त्यांनी भाग घेतला त्याशिवाय त्यांनी पोलिओ प्रतिबंधक लस करण्याच्या प्रकल्पांवर सुद्धा काम केलं कालांतरानं लग्न संसार आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीतली कारकिर्द असं यशस्वी आयुष्य ते जगले जॉन्सन कंपनी टॅलेनॉलच्या गोळ्या तयार करण्याच्या प्रकल्पाचे तर ते प्रमुखच होते त्यानंतर पुढे जात जात कंपनीच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विभागाचे संचालक म्हणून अत्यंत समाधानानं ते निवृत्त झाले आणि त्यांचा मनसुबा होता गॉल्फ खेळणे आता हा मनसुबा होता खरा पण आज तो दुसऱ्याला मदत करण्यासाठी काय केलस। हा प्रश्न रोज संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर स्वतःलाच विचारता विचारता डॉक्टर जॅक मॅकॉन यांना गॉल्फ खेळायला सवडच नाही मिळाली व्हॉलंटियर्स इन मेडिसिन या संस्थेला मोठं करण्यात ते रमून गेले दोन हजार सुमाराला त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला आणि 2018 हजार वयाचा वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी त्यांचा देहाचं सार्थक झालं क्षय पोलिओच्या लसी आणि टॅलेनॉल या क्षेत्रातलं त्यांचं कार्य अक्षरशः जगाला मदत करण्यासाठी सार्थकी लागलंच पण निवृत्त झाल्यावर सुद्धा व्हॉलंटियर्स इन मेडिसिन या संस्थेच्या रूपात त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं